आता ज्ञानेश्वर या कोटीला पोचले आहेत परमेश्वराचं दर्शन झालं मुख्य म्हणजे परमेश्वराची प्रतिती आली खऱ्या परमेश्वराच्या प्रचितीनंतर त्यांना जो अद्वैत अनुभव आला त्या अद्वैत अनुभवाचं वेगवेगळ्या पातळ्यांवरूनच चित्रण त्यांनी पाणुरंगकांती या गीतामध्ये केलेलं आहे विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले त्यामुळे आता ज्ञानेश्वरांचं विभूतिमत्व इतकं विस्तृत झालं इतकं व्यापक झालं ते स्वतः पुरतं स्वतःच्या कुटुंबियांपुरतं स्वतःच्या प्रेमिकांपुरतं उरलंच नाही ते संपूर्ण विश्वाशी एकरूप झालं त्यामुळं संपूर्ण विश्वाचं जे आर्त आहे संपूर्ण विश्वाचं जे दुःख आहे ते त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं संपूर्ण विश्वाच्या संवेदनेशी एकरूप होण्याचा हा केवढा मोठा प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केवला केवढ्या पातळीपर्यंत हा महापुरुष या अनुभवाच्या आधारे जाऊन पोचलाय अवघेची जाले देह ब्रह्म आता त्याला सगळे देह सगळ्या आकार त्याला ब्रह्मरूपच झालेत त्यामुळे आता ब्रह्म आणि विश्व याच्यामध्ये व्यवच्छेत उरलाच नाही त्याच्यामध्ये सुद्धा आता अद्वैत प्रस्थापित झालं आवडीचे वालभ माझे नि कोंदाटले आता जिकडे तिकडे राहिलं ते फक्त माझे पण जिकडे तिकडे राहिलं तर माझ्या आवडीचं सत्व सगळीकडे कोंदाटून गेलेलं एक जागा उरली नाही की ज्या ठिकाणी त्याचं अस्तित्व प्रतीत होत नाही नवल देखील नभाकार माये ते जे वालभाया आता ते किती विशाल व्हावं किती व्यापक व्हावं नभाकार झालं आकाशा एवढं व्यापक झालं संपूर्ण आकाशामध्ये भरून उरलं आकाश प्रकाशाने कोंडाटून जावं त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व व्यापक अशा परमात्माच्या विभूतीने असं भरून गेल्याची प्रती ज्ञानेश्वर घेत बाप रुख्मादेवीवरू सहज निटू झाला हृदयी नटावाला ब्रह्माकारी हा जो बाहेर प्रगट झालेला परमात्मा त्यांना प्रतीत होऊ लागला त्याची प्रचिती त्याने आपल्या अंतःकरणामध्ये घेतली अंतःकरण ब्रम्ह झालं विश्व तर ब्रम्हूप झाल्याचा अनुभव त्याने घेतलाच होता ज्ञानेश्वरांची जी प्रसिद्ध आरती आहे त्या आरतीमध्ये ज्ञानेश्वरांच्या एवढ्या मोठ्या अवतार कार्याचं वर्णन तीनच शब्दांमध्ये केलेलं आहे प्रगट गुह्य बोले एक अत्यंत गुज रहस्य प्रगट करून दाखवलं ज्ञानेश्वरांनी ते म्हणजे विश्व ब्रह्मची केले संपूर्ण विश्वाच्या ब्रह्मात पदाची ब्रह्मात्मैक्य स्वरूपाची अनुभूती त्यांनी लोकांना आणून दिली विश्व हे वेगळं नाहीच आहे हा ज्ञानेश्वरांचा चितविलास विश्व हे वेगळा नाही आहे विश्व हे मिथ्या नाहीये विश्व हे माया नाहीये विश्व हे आभास नाही आहे हे परमेश्वरा इतकं सत्य आहे प्रभा आणि भानू एकचिते सूर्य आणि त्याचा प्रकाश हा जसा परस्परांपासून भिन्न नसतो त्याप्रमाणे परमेश्वर आणि हे विश्व परस्परांपासून भिन्न नाही हे विश्व म्हणजे परमेश्वराचा विलास आहे हे परमेश्वराचं विलसित आहे आणि जर परमेश्वर खरा असेल तर हे विलसित फोटवू शकत नाही या विश्वाचा ब्रह्मरूपाची प्रचिती विश्वाच्या साह्यानी तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांना सुद्धा ती घडवण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर प्रगट करतायत विश्वाचे माझ्या म्हणी प्रकाशले आवघेचे झाले देहा ब्रम आव घेचे झाले देहा ब्रम विश्वाचे कुमादेवीवरू सहज नि तू झाला बाप महा देवी खची साले